श्रीमद गीता शंकर भाष्य अध्याय चौदावा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने सर्व वस्तू निर्माण होतात सांगितले गेले या वस्तू कोणत्या प्रकारे उत्पन्न होतात हे सांगण्यासाठी परमभूया या शब्दाने प्रारंभ होणाऱ्या श्लोकाने चौदाव्या अध्यायाचा प्रारंभ करण्यात येत आहे किंवा ईश्वराच्या अधीन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जगाचे कारण आहे संख्याच्या मतप्रमाणे मतप्रणाली प्रमाणे स्वतंत्रपणे नाही ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी या अध्यायाचा प्रारंभ करण्यात येत आहे या ठिकाणी जसे सांगितले की प्रकृतीमध्ये स्थित होणे गुणविषयक आसक्ती म्हणजेच चा संसाराचे कारण होते ते कोणत्या गुणाच्या कशा प्रकारच्या प्रभावाने ही आसक्ती होते गुण कोणते ते कसे बंधनकारक ठरतात त्या गुणांपासून मुक्तता कशी होते त्या मुक्ततेचे लक्षणं काय या सर्व गोष्टी सांगण्यासुद्धा या अध्यायाचा सा प्रारंभ केला जातो श्लोक पहिला भगवान म्हणाले हे समजल्यामुळे सर्व मुनी लोक अत्यंत श्रेष्ठ अशा सिद्धीला प्राप्त होतात हे सर्व सर्वोत्तम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो भाष्य परम शब्दाचा संबंध दूरस्थ ज्ञान या शब्दाशी आहे सर्व सर्वोत्तम अर्थात जे ज्ञान परमश्रेष्ठ वस्तू वस्त। संबंधी असल्याने परम आणि उत्तम फल प्रदान करणारे असे आहे सर्व ते उत्तम ज्ञान आहे त्या परम उत्तम ज्ञानाचे विश्लेषण यापूर्वीच्या अध्यायात पुन्हा पुन्हा आलेले आहे तरी देखील ते या ठिकाणी सांगावायचे असल्याने पुन्हा असे म्हटल्यात आलेले आहे या ठिकाणी ज्ञानामध्ये असे पद आहे या पदाने अमानितवादी साधनांचा सा उल्लेख करण्यात आला नाही परंतु यज्ञाधी ज्ञेय असलेल्या ज्ञानाचे स्पष्टीकरण असा उद्देश आहे हे यज्ञादी विषयक ज्ञान मोक्षासाठी उपयुक्त नाही आणि या अध्यायात जे सांगण्यात आहे ते ज्ञान मात्र मोक्षासाठी उपयुक्त आहे म्हणून परम आणि उत्तम या शब्दांनी श्रोत्यांनी मनात आवड निर्माण करण्यासाठी अवलंब करण्यात आला आहे सर्व चिंतनीय संहनातून मुक्त झाल्यानंतर मोक्षरूप परमश्रेष्ठ सिद्धीला प्राप्त झाले आहेत असे सर्वश्रेष्ठ परमजान मी तुला या ज्ञानाच्या योग्य होणाऱ्या सिद्धीची एकता दाखवण्यात आली आहे श्लोक दुसरा ह्या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले लोक माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले ज्ञानी लोक सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न होत नाहीत आणि प्रलयकाली देखील पीडित होत नाहीत भाष्य याप्रमाणे मागे सांगण्यात आलेल्या ज्ञानाचा उचित आश्रय करून अर्थात ज्ञानाची जी साधने आहेत त्या योग्य अनुष्ठान करून मी जो परमेश्वर त्याची समानता माझ्या एकरूप झालेल्या पुरुष सृष्टीच्या पार प्रारंभी उत्पत्ती काळामध्ये सुद्धा पुन्हा उत्पन्न होत नाही आणि प्रलय वेळी विनाश कोणत्याही प्रकारे व्यतीत होत नाही हे ज्ञानाचे फळ आहे ज्ञानाची स्तुती करण्याच्या निमित्ताने असे सांगण्यात आले आहे या ठिकाणी साधर्म्य या पदाचा अर्थ समान धर्म वृत्ती असा नाही कारण गीताशास्त्रात क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचा भेद मानला जात नाही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग भूतमात्रांचे कारण आहे असे पुढे सांगतात श्लोक तिसरा अर्जुना माझी मूळ प्रकृती ही सर्व भूतमात्रांचे उत्पत्ती स्थान आहे त्या योनीमध्ये मी चेतन रूप समुदाय गर्भ उत्पन्न करतो त्या जड आणि चेतन यांच्या संयोगाने भूताची उत्पत्ती होते अश्य मी ईश्वर त्याची माया त्रिगुणयुक्त माया सर्व भूतमात्रांचे उत्पत्ती स्थान अर्थात कारण आहे सर्व कार्यामध्ये अर्थात उत्पत्तीशील वस्तूमध्ये श्रेष्ठ असल्याने आणि आपल्या विचारांना धारण करणारी प्रकृती असून तिला महद्व्रेन गौरवले आहे अशा या महद्व्रूप योनीमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन प्रकृती रूप शक्तिशाली ईश्वर हिरण्यगर्भाच्या बीजरूप गर्भाला म्हणजेच सर्व भूतमात्रांच्या उत्पत्तीच्या कारण रूप बीजाला स्थापित करतो अर्थात विद्या कामना कर्म आणि उपाधी स्वरूप प्रकट करणारे जे क्षेत्र आहे त्याचा क्षेत्रज्ञाशी संयोग करण्यात येतो हे भारत अर्जुना अशा योगाने गर्भ प्रस्थापित करून हिरण्य गर्भाच्या द्वारा भूतांची उत्पत्ती होते श्लोक चौथा हे अर्जुना सर्व योनीमध्ये जी शरीरे उत्पन्न होतात ती प्रकृती त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता आहे आणि गर्भस्थापना करणारा मे आहे भाष्य हे गुंती देव पितृगुण मनुष्य पशु आणि हस्त्रशु वगैरे सर्व योनीमध्ये जी मूर्ती अर्थात शरीराचा शारीरिक अवयवांच्या सर्व प्रकारे महत्मरूप ही माझी माया त्यांचा गर्भधारण करणारी योनी आहे आणि मी ईश्वर गर्भ बीज प्रदान करणारा पिता आहे हे त्रिगुण कोणते आणि ते कसे बंद करतात ते सांगतात श्लोक पाचवा हे महाभाऊअर्जुना सत्व रज आणि तम असे हे तीन गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत हे तीन गुण अविनाशी आत्म्याला या शरीरात बद्ध करतात भाष्य सत्व रज आणि तम या नावांनी ओळखले जाणारे हे तीन गुण आहेत गुण शब्द पारिभाषिक आहेत रूप रस वगैरे प्रमाणे अन्य द्रव्याचा आश्रय हे गुण करीत नाहीत म्हणून गुण आणि गुणवन प्रकृती यामधील भेदसुद्धा विवक्षित नाही रूपादि गुण द्रव्याच्या अधीन आहेत त्याप्रमाणे सत्वादित त्रिगुण नेहमी क्षेत्राच्या अधीन आहेत ते अज्ञानमूलक असल्याने क्षेत्राला बद्ध करतात या क्षेत्राचा आश्रय करूनच हे गुण आपले प्रकट स्वरूप करण्यात समर्थ होतात म्हणून ते गुण बांधतात असे म्हटले आहे ज्याचे भाऊ अत्यंत सामर्थ्यसंपन्न आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे असतात त्याला महाभाऊ म्हणतात हे महाभाऊ भगवंताच्या मायापासून उत्पन्न झालेले हे तीन गुण या शरीरात शरीर धारण करणाऱ्या अविनाशी क्षेत्रज्ञाला बांधून टाकतात असे समज पूर्वपक्ष क्षेत्रज्ञ अविनाशी आहे हे अनादित्वात गीता तेरा एकतीस या पदाने प्रारंभ होणाऱ्या श्लोकात सांगितले आहे खरोखर देही न लिप्यते गीता तेरा एकतीस असे सांगण्यात आले आहे हे गुण कसे बद्ध करतात उत्तर पक्ष पदाचा संबंध अध्याहार करून या शंकेचे निरसन केले आहे अर्थात बांधत नाहीत अगर बांधतात कसे वास्तविक दिसून येते सत्वादी तीन गुणांपैकी सत्व गुणाची दक्षिणे सांगतात श्लोक सहावा हे निष्पाप अर्जुना या तीन गुणांमध्ये सत्व गुण निर्मळ प्रकाशक आणि विकार आहे सुख आणि ज्ञान यांच्या संगतीमध्ये तो साधकाला बद्ध करतो भाष्य सत्वगुणस्फटिकाच्या मण्याप्रमाणे निर्मळ असल्याने तो प्रकाशमय आणि उपद्रव रहित असून सुद्धा तो बंधन निर्माण करतो तो कसा बद्ध करतो सुखाच्या आसक्तीनं तो बद्ध करतो विषयरूपी सुख विषयी माणसाबरोबर असते तेव्हा तो मी सुखी आहे असे म्हणतो या प्रकारे संबंध निर्माण करून आत्म्याला कारण विषयांचा कधीच होत नाही आणि इच्छेपासून धृतीपर्यंत गीता तेरा पाच सहा सर्व धर्म विषयरूप क्षेत्राचे आहेत असे भगवंतांनी मागे सांगितले आहे म्हणून या ठिकाणी असे सिद्ध होते की जो आत्म्यावर आरोप करण्याच्या निमित्ताने आत्म्याचा स्वतःचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे तो होतो आणि विषय विषयी माणसाचे अज्ञान हे ज्याचे स्वरूप आहे अशा अज्ञानाच्या द्वारा सत्वगुण अनात्पर स्वरूप सुखामध्ये नियुक्त आसक्त करतो असे समज म्हणून वास्तविक जो सुख संबंध विरहित आहे त्याला सुखी असल्यासारखा करतो त्याप्रमाणे हा सत्वगुण ज्ञानाच्या संगतीने सुद्धा साधा कलाबद्ध करतो ज्ञान हे सुखाचे साधन असल्याने क्षेत्रात अंतकरणाचा धर्म आहे कारण आत्म्याचा धर्म मान्य करण्याने त्यामध्ये आसक्त होणे आणि त्याचे बंधन होणे या गोष्टी नाहीत म्हणून हे निष्पाप अर्जुना अर्थात व्यसन आणि दोषशून्य अर्जुना सुखाप्रमाणे ज्ञानाच्या संकतीचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे कारण ते बंधन निर्माण करणारे आहे श्लोक सातवा हे अर्जुना आसक्ती रूप रजोगुण कामना आणि आसक्त यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो रजोगुण जीवात्म्याला कर्म आणि कर्माची फळे या योगाने बद्ध करतो भाष्य जी गोष्ट प्राप्त झाली नाही त्या गोष्टीची अभिलाषा बाळगणे याला तृष्णा असे म्हणतात तर प्राप्त विषयाबद्दल मनापासून प्रीती स्नेह असणे याला आसक्ती असे म्हणतात ही तृष्णा आणि आसक्ती यांच्या उत्पत्तीचे कारण रूप असा हा रजोगुण आहे तो रागात्मक प्रेमाने बांधणारा आहे अर्थात काब तांबडी माती वगैरेच्या रंगाप्रमाणे पुरुषांना विषयाच्या साथीने आसक्त करणे आणि विषयरूप होणे याला रागरूप म्हणतात हे गुंतपुत्रा हा रजोगुण शरीर धारण करणाऱ्या क्षेत्रज्ञाला कर्माच्या आसक्तीमध्ये बांधून टाकतो दृष्ट आणि अदृष्ट देणारे जे कर्म आहे त्या कर्मामध्ये आसक्ती तत्परता म्हणजे असणे याला कर्मासक्ती असे म्हणतात त्या योगी हा गुण साधकाला बद्ध करतो श्लोक आठवा अर्जुना सर्व देहाचा अभिमान बाळगणाऱ्यांना मोहित करणाऱ्या या तमो गुणाला तर अज्ञानाने जन्म दिला आहे असे समज तो या जीवात प्रमाद आणि निद्रा यांच्या युगाने बांधून टाकतो गुण अज्ञानातून निर्माण झाला आहे असे समज हा जीवाच्या अंतकरणामध्ये मोह आणि अविवेक निर्माण करणारा आहे ज्याला तमोगुण म्हणतात तो तिसरा गुण अज्ञानातून जन्मात आलेला आहे हे भारतात तो तमोगुण प्रमाद आळस आणि निद्रेच्या योगाने साधकाला बांधून टाकतो हे तीन गुणांचे कार्य संक्षेपता सांगतात श्लोक न बाबा हे सत्व गुण साधकाला सुखात आसक्त करतो रजोगुण कर्मामध्ये आसक्त करतो तर तमोगुण ज्ञानाला आच्छादित करून प्रमादामध्ये आसक्त करतो भाष्य हे भारता सत्वगुण सुखामध्ये नियुक्त करतो आणि रजोगुण कर्मामध्ये नियुक्त करतो त्याचप्रमाणे तमोगुण सत्वगुणाच्या युगाने उत्पन्न होणाऱ्या विवेक ज्ञान त्यांना आपल्या आच्छादन करण्याच्या स्वभावामुळे आच्छादित करून पुन्हा प्रमादामध्ये नियुक्त करतो प्राप्त कर्म न करणे याला प्रमाद असे म्हणतात हे तीन गुण हे कार्य केव्हा करतात ते सांगतात श्लोकदा हे अर्जुना रजोगुण आणि तमोगुण यांना पराभूत करून सत्वगुण वाढतो सत्वगुण आणि रज यांना हरगुण रजोगुण वृद्धिंगत होतो तर सत्वगुण आणि रजोगुण यांना बाजूला करून तमोगुण वाढतो हे भारता रजोगुण आणि तमोगुण या दोघांना पराभत करून जेव्हा सत्वगुण उत्पन्न होतो आणि वाढतो तेव्हा आपल्या स्वरूप बाला प्राप्त होऊन सत्वगुण आपले कार्यज्ञान आणि सुखाचा आरंभ करतो त्याप्रमाणे सत्वगुण आणि तमोगुण या दोघांवर विजय जे करून जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा कर्मतृष्णा वगैरे योगाने आपले कार्य करण्यास प्रारंभ करतो तसे सत्वगुण आणि रजोगुण यांना पराभूत करून गुण वृद्धिंगत होतो तेव्हा तो ज्ञानाला झाकून टाकणे वगैरे आपल्या कार्याला आरंभ करतो ज्यावेळी जो गुण निर्माण होतो तेव्हा त्याचे लिंग कसे असते ते सांगतात श्लोक अकरावा ज्यावेळी या देहातील सर्व द्वारामध्ये चैतन्य आणि विवेक शक्ती निर्माण होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वृद्धिंगत झाला आहे भाष्य ज्यावेळी या शरीराच्या सर्वद्वारामध्ये आत्म्याच्या प्राप्तीसाठी द्वारभूत असलेली कान वगैरे सर्व इंद्रिय त्यामध्ये प्रकाश उत्पन्न होतो अंतःकरण म्हणजे बुद्धीची वृत्ती याला या ठिकाणी प्रकाश असे म्हटले आहे त्याच ज्ञान होय हा ज्ञान नामक प्रकाश ज्यावेळी हो या शरीराच्या सर्वद्वारांमध्ये उत्पन्न होतो तेव्हा या ज्ञानाचे प्रकाश आहेत असे समजणे आवश्यक आहे की येथे सत्वगुण वाढला आहे रजोगुण उत्पन्न झाला की त्याची चिन्ह अशी असतात श्लोक बाराबाडला असता लोभ प्रवृत्ती कर्माचा अशी चिन्हे उत्पन्न होतात भाष्य लोभ परक्याचे द्रव्य प्राप्त करण्याची इच्छा प्रवृत्ती सामान्यपणे सांसारिक हालचाल आणि कर्माचा आरंभ त्याचप्रमाणे अशांती हर्ष आणि रागादी प्रवृत्ती ते हे अर्जुनाची वृद्धी झाली असता अंतःकरणात चैतन्य शून्यता कर्तव्य क्रम न करण्याची प्रवृत्ती तसेच प्रमाण व्यर्थक्रिया आणि अंतःकरणाच्या निद्रादी मोहिनी वृत्ती वगैरे लक्षणे उत्पन्न होतात भाष्य हे गुरुनंदना अप्रकाश अर्थात अत्यंत अविवेकीपणा प्रवृत्तीचा अभाव त्यांचे कार्यप्रमाण आणि मोह अर्थात रूप रूपमूढता वगैरे सर्व चिन्हेची वृद्धी झाल्यावर उत्पन्न होतात मरण समयी असलेल्या जे फळ प्राप्त होते ते सर्व आसक्ती आणि राग यातून निर्माण होतात ते गुणजन्य देखील असतात हे दाखवण्यासाठी पुढे सांगतात श्लोकचा दवा जेव्हा हा जीवात्मा सत्वगुणाची झाली असता मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा तर उत्तम कार्य करणाऱ्या निर्मल दिव्य स्वर्गादी लोकांस प्राप्त होतो जेव्हा हा शरीरधारी जीव सत्वगुणाची वृद्धी झाली परुद्ध असता मरणाला प्राप्त होतो तेव्हा उत्तम तत्वाला जाणणारे लोक अर्थात जे लोक महतत्वाला जाणतात अशा निर्मल लोकाला प्राप्त होतात श्लोक पंधरावा रुजोगुणाच्या वृद्धीमध्ये मृत्यूला प्राप्त झालेले लोक कर्मामध्ये आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्यांमध्ये उत्पन्न होतात तसेच तमगुणाची वृद्धी झाल्यावर मेलेला मनुष्य मूढ योनी किडे पशु कीटक मध्ये जातो भाष्य रजगुणाची वृद्धी झाल्यावर मरण आल्या असणाऱ्या मनुष्य लोकांमध्ये तो उत्पन्न होतो त्याचप्रमाणे समगुणाची वाढ झाली असता मरण येणा येणारा मनुष्य मूढ योनीमध्ये पशु वगैरे योनीमध्ये जन्माला येतो यापूर्वी सांगितलेल्या श्लोकांचा अर्थाचा परामर्श घेण्यात आला आहे श्लोक सोळावा श्रेष्ठ कर्माचे अर्थात सात्विक कर्माचे सुख ज्ञान आणि वैराग्य असे निर्मळ फळ आहे राजस कर्माचे दुःख तर तामस कर्माचे फळ अज्ञान आहे असे सांगितले गेले आहे भाष्य पूर्वीच्या श्रेष्ठांनी शुभकर्माचे फळ अर्थात सात्विक कर्माचे फळ सात्विक आणि निर्मळ असल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे राजस कर्माचे फळ दुःख आहे असे सांगण्यात आले आहे अर्थात कर्माधिकाराप्रमाणे राजस कर्माचे फळ सुद्धा कारणपरत्वे दुःख रूप म्हणजेच राजेशच आहे त्याचप्रमाणे तामस रूप अधर्म किंवा पापकर्म यांचे फळ अज्ञान असे सांगितले आहे या गुणामुळे काय उत्पन्न होते श्लोक सतरावा सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून लोभ तसेच तमगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते भाष्य सत्वगुणाचा उत्कर्ष झाल्याने ज्ञान उत्पन्न होते रजोगुणाने लोभ त्याचप्रमाणे तमोगुणामध्ये प्रमाद आणि मोह हे दोन आणि अज्ञान सुद्धा उत्पन्न होते त्याचप्रमाणे श्लोक अठरावा सत्वगुणात स्थिर असलेले लोक स्वर्गादी उच्च लोकाला प्राप्त होतात रजो गुणस्थित लोक राजस पुरुष मनुष्य लोकात आणि तमोगुणाच्या कार्यरूप निद्रा प्रमाद आणि आळस यामध्ये स्थित असलेले लोक अधोगतीला जातात भाषो सत्वगुणामध्ये सात्विक युक्त लोक देवलोकाली उच्च लोकांमध्ये उत्पन्न होतात आणि राजस पुरुष मध्ये मृत्यू लोकांमध्ये मनुष्य योनीमध्ये उत्पन्न होतात त्याचप्रमाणे अगदी निकृष्ट गुणाच्या तमोगुणाच्या आचरणामध्ये वेगळं असलेले निंदनीय गुणांच्या निद्रा आळस वगैरे तमोगुणाच्या कार्यामध्ये स्थित असलेले लोक मूढ असून त्यांचे अधपुधन होते ते पशु पक्षी इत्यादी योनीमध्ये उत्पन्न होतात प्रकृतीमध्ये स्थित असणे मिथ्या ज्ञानाने युक्त असलेल्या पुरुषाचे सुख दुःख मोहात्मक भोगरूप गुणामध्ये मी सुखी दुखी अथवा मूळ आहे अशा प्रकारे संगत आहे ती संगत सुद्धा अशा पुरुषाची चांगली अगर वाईट योनेमध्ये जन्म प्राप्त करणे हे एक संसाराचे कारण आहे ही गोष्ट यापूर्वीच्या अध्यायात संक्षेपाने सांगितली होती तीच या ठिकाणी सत्व रजोतम हे गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत गीता सोळा पंधरा या त्या श्लोकापासून मागील श्लोकापर्यंत गुणांचे स्वरूप गुणांचे कार्य आपापल्या गुणाप्रमाणे गुणांचे बंधकार्य तसेच गुणांच्या बंधनामुळे जी गती प्राप्त होते ते सर्व मिथ्यात ज्ञानरूप अज्ञानामुलक बंधनाच्या कारणांचा विस्तार करण्यात आला असून आता यथार्थ ज्ञानाच्या योगाने मोग प्राप्त होतो ते सांगणे आवश्यक वाटल्याने भगवंत पुढे सांगतात श्लोक एक आणि ज्यावेळी द्रष्टा तीन गुणांपेक्षा अन्य कोणाला करता म्हणून समजत नाही आणि तीनही गुणांहून अत्यंत श्रेष्ठ अशा श्रेष्ठ परमात्म्याला जाणतो त्यावेळी जा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो भाष्य ज्यावेळी द्रष्टा पुरुष ज्ञानी होतो आणि कार्य करण विषयांचा आकार यामध्ये पूर्णत्वास पोहचलेल्या गुणांच्या खेरीज कोणालाही करता म्हणून पाहत नाही तो असे पाहतो की सर्व प्रकारच्या अवस्थांमध्ये स्थित असलेले गुणच सर्व कर्मांचा आहेत त्याचप्रमाणे गुणांचे जे व्यापार आहेत त्यांचा साक्षी असलेल्या आत्म्याला तो या गुणांच्या पलीकडे आहे असे मानतो तेव्हा तो, तो द्रष्टायुष भावला प्राप्त होतो तो, तो मला कसा येऊन मिळतो त्याविषयी भगवंत सांगतात श्लोक विसावा हा जीवात्मा या शरीराच्या उत्पत्तीचे कारण असलेल्या या तीन गुणांचे उल्लंघन करून जन्म जरा दुःख यापासून मुक्त होऊन अमृतत्वाला प्राप्त होतो भाष्य देहाच्या उत्पत्तीचे बीज असलेल्या मायेच्या उपाधीने युक्त असलेल्या पूर्वी कथन केल्याप्रमाणे या तीन गुणांचे उल्लंघन करून अर्थात, असे आक्रमण करून हा देहधारी विद्वान जन्म मृत्यू जरा आणि सर्व प्रकारच्या दुःखातून होतो आणि अमृतत्वाचा अनुभव येतो अभिप्राय असा आहे की या प्रकारे तो माझ्या ईश्वर भावाला प्राप्त होतो जिवंत असताना सुद्धा या गुणांचे अतिक्रमण करून मृतत्वाचा तो अनुभव घेतो या प्रश्नाचे बीज मूळ लक्षात घेऊन अर्जुन म्हणाला श्लोक एकवीसा वा अर्जुन म्हणाला या तीन गुणांचे अतिक्रमण करून गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि तो, तो कशा प्रकारे आचरण करतो तसेच हे प्रभू कोणत्या उपायाने तो या तीन गुणांचे अतिक्रमण करतो भाष्य हे प्रभू पूर्वी वर्णन केलेल्या तीन गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो त्याचे आचरण कशा प्रकारचे असते म्हणजे तो कसा वागतो त्याचप्रमाणे कोणत्या उपायांनी मनुष्य या तीन गुणांच्या पलीकडे जातो गुणातीत पुरुषाची लक्षणे गुणातीत होण्याचा उपाय अर्जुनाने विचारला या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याच्या निमित्ताने भगवान म्हणाले की गुणातीत पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो ते ऐक श्लोक बाबिसा हे पांडवा अर्जुना सत्वगुणाचा कायरूप प्रकाश रजोगुणाची कार्यरूप्रवृत्ती तसेच तमोगुणाचा कार्यरूप मोह प्रवृत्त झाल्यावर त्यांचा द्वेष करीत नाही आणि ते निवृत्त झाल्यावर त्यांची इच्छा देखील करीत नाही भाष्य सत्व कार्याचा प्रकाश रजोगुणाची कार्यप्रवृत्ती तमाचे मोहकार्य जोपर्यंत प्राप्त होतात अर्थात उत्तम प्रकारे विषय भावने प्राप्त होतात तोपर्यंत त्यांचा द्वेष केला जात नाही अभिप्राय हा आहे की माझ्यामध्ये तमोभाव उत्पन्न झाला त्यामुळे मी मोहित झालो आणि दुःखरूप राजस प्रवृत्ती माझ्या निर्माण झाली तिने मला राजस भावाला मला प्रवृत्त केले या प्रवृत्तीने मला माझ्या स्वरूपापासून विचलित केले अशा प्रकारे स्वरूप स्थितीमध्ये विचलता निर्माण होणे हे माझ्या दृष्टीने महान दुःख आहे त्याप्रमाणे प्रकाशमय सात्विक गुण मला विवेकी बनवतो आणि सुखामध्ये नियुक्त करून बद्ध करतो या प्रकारे सामान्य मनुष्यमुळे हो या गुणांचा द्वेष करतो परंतु तो जो पुरुष गुणातीत आहे त्यालाही अवस्था प्राप्त झाल्यावर तो त्यांचा द्वेष करीत नाही ज्याप्रमाणे सात्विक राजस सा पुरुष ज्यावेळी सात्विक वगैरे भाव भावयुक्त आपले स्वरूप प्रत्यक्षात आणतो तेव्हा तो निवृत्त होतो आणि पुन्हा त्याची इच्छा करतो असा गुणातिथ पुरुष निवृत्त झालेल्या गुणाच्या कार्याची अपेक्षा करीत नाही ही सर्व लक्षणे दुसऱ्याला समजत नाहीत तर ते कसे आपण प्रत्यक्ष झाल्याने तो स्वसंवेद्य आहे कारण आपल्यामध्ये द्वेष किंवा आकक्षांना दुसरा पाहत नाही आता गुणात पुरुष कोणत्या प्रकारे आचरण करतो या प्रश्नाचे उत्तर देतात श्लोक विसावा जो स्थित झालेला या गुणांकडून विचलित केला जात नाही आणि तो गुणामध्येच राहतो असे समजणारा तो ऐक्य भावाने स्थिर राहतो आणि त्या स्थितीपासून विचलित होत नाही भाष्य एखाद्या उदासीनाप्रमाणे ज्याप्रमाणे उदासीन पुरुष घेत नाही त्या उदासीन भावाने गुणातीत होण्याच्या उपाय संन्यासी गुणांच्या मुळे विवेकी स्थितीपासून विचलित केला जात नाही या योगे असे स्पष्ट करण्यात येते की कार्यकारण आणि विषय यामध्ये परिपूर्ण झालेले दे गुण देखील एकांत एक एकात एक आचार करतात असे समजून तो स्थिर राहतो विचलित होत नाही अर्थात अविचलपणे स्वरूपात स्थिर होतो या ठिकाणी छंदाचा भंग होईल या भीतीने अवतिष्ठते असे आत्मनयपदी रूपाच्या बदली अवतिष्ठती असा परस्मयी रूपाचा प्रयोग करण्यात आला आहे किंवा यो अवतिष्ठते ऐवजी यो अनुदृष्टी असा दुसरा पाठ आहे असे समजावे तसेच श्लोक चोवीसावा माती दगड अगड अगर सोने यांना समदृष्टीने पाहणारा सुख दुःख समान आहे असे समजणारा प्रिय अगरिय यांना स्वतःच्या सम... निंदास्तुतीबद्दल सारखा भाव ठेवणारा निरंतर आत्मभावात स्थित असलेला ज्ञानी होय भाष्य जो सुख दुःखाच्या बाबतीत समान आहे अर्थात सुख आणि दुःख सारखेच आहेत असे ज्याला वाटते जो स्वस्थ अर्थात आपल्या स्वरूपामध्ये राहून प्रसन्न असतो माती दगड सुवर्ण या बाबतीत ज्याचा विचार समान झाला आहे जो प्रिय आणि अप्रिय दोन्ही समान आहेत असे समजतो आणि जो धीर बुद्धिमान आहे त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती समतुल्य आहे अर्थात निंदा आणि स्तुती समान झाली असे समजणारा संन्यासी आहे आणि असे की श्लोक पंचवीसावा मान आणि अपमान याविषयी समान असणारा मित्र आणि शत्रु पक्ष यामध्येही समान असलेला सर्व क्रियांमध्ये कर्तृत्वाचा अभिमान नाहीसा झालेला तो पुरुष गुणातीत आहे असे म्हटले जाते आणि अपमान यामध्ये समान म्हणजे तसेच मित्र आणि शत्रुपक्ष तुल्य मानतो कोणी पुरुष आपल्या बाबतीत उदासीनपणे विचार करणारा असतो परंतु दुसऱ्याच्या दृष्टीने तो मित्र म्हणजे शत्रुपक्षाचाही होतो म्हणून तो शत्रुमित्र पक्षाच्या बाबतीत तुल्य आहे असे समजले जाते त्याचप्रमाणे जो सर्व आरंभिक अवस्थेचा त्याग करणारा असतो दृष्ट आणि अदृष्ट फळासाठी केलेल्या जाणाऱ्या कर्माला आरंभ असे संबोधण्यात येते अशा प्रकारे अशा सर्व प्रकारच्या आरंभाचा त्याग करणे हा ज्याचा स्वभाव आहे त्याला सर्वारंभ परित्यागी अर्थात जो केवळ शरीर धारणेसाठीच केवळ आवश्यक ते कर्म करतो आणि इतर कर्मांचा त्याग करतो त्या पुरुषाला गुणातीत असे म्हणतात उदासी नवत गीता गीता ुष्ठान करण्यास योग्य गुणातीत्वाच्या प्राप्तीचे साधन आहे आणि तो ज्यावेळी स्थिर होतो तेव्हा तो गुणातीत अर्थात संन्यासाचे स्वसंवेद्य लक्षण तयार होते आता मनुष्य हो या तीनही गुणांच्या अतीत कसा होतो या प्रश्नाचे उत्तर देत आहेत श्लोक सव्वीस आणि जो मनुष्य व्यभिचार योगाने माझी निरंतर उपासना करतो या तीन गुणांचे उत्तम प्र प्रकारे आक्रमण करून ब्रह्मरूप परमात्म्याला प्राप्त होण्यास योग्य होतो भाष्य जो संन्यासी किंवा कर्मयोगी सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या मला परमेश्वर नारायणाला कधीही विचलित न होणारी अविभिचारी भक्तीच्या योगाने सेवा करतो भजन याचे नाव भक्ती आहे त्यालाच योग म्हणतात अशा भक्तियोगाच्या द्वारे जो माझी सेवा करतो तो यापूर्वी सांगितलेल्या गुणांचे अतिक्रमण करून ब्रह्मदव कला प्राप्त होण्यास अर्थात मोक्षप्राप्तीसाठी योग्य आहे असे समजले जाते मोक्ष तो समर्थ ठरतो असे का होते त्याचे कारण लोकसत्विसावा याचे कारण असे की त्या अविनाशी ब्रह्माचा अमृताचा आणि नित्य धर्माचा आणि अविरत आनंदाचा आश्रय मी आहे भाष्य हो, कारण मी ब्रह्म किंवा परमात्मा यांची प्रतिष्ठा आहे ज्यामध्ये प्रतिष्ठा होतो ती प्रतिष्ठा या व्युत्पत्तीप्रमाणे मी अंतरात्मा ब्रह्माची प्रतिष्ठा आहे अशा प्रकारच्या ब्रह्माची ते सांगताना भगवान म्हणतात जो अमृत अविनाशी अव्यय निर्विकार शाश्वत नित्य धर्म स्वरूप ज्ञान योग रूप धर्माच्या मार्गाने प्राप्त होणारा एकमेव सुखरूप अर्थात व्यभिचार अमृतादी ज्यांचा स्वभाव आहे अशा परमात्म्याची प्रतिष्ठा अंतरात्मा आहे कारण यथार्थ ज्ञानाने त्या परमात्म्याचे स्वरूप निश्चित होते ही गोष्ट ब्रह्मभूया या कल्पते या पदाने स्पष्ट करण्यात आली आहे या ठिकाणी असा अभिप्राय आहे की ज्या ईश्वर शक्तीने भक्तांवर अनुग्रह हो करण्याच्या निमित्ताने ब्रह्म आकाराला येते ती शक्ती मी ब्रह्मच आहे असा अनुभव देते कारण शक्ती आणि शक्तीमान यामध्ये कोणताही भेद नाही किंवा असे समजले पाहिजे की ब्रह्म शब्दाचा या ठिकाणी सगुण ब्रह्माचा निर्देश करण्यात आला आहे अशा सगुण ब्रह्माची निर्विकल्प निर्गुण ब्रह्म या प्रतिष्ठेने मी आश्रयस्थान आहे अन्य कोणी नाही याचे वैशिष्ट्य कोणते जो अमृत अर्थात मरणधर्मी आहे आणि अविनाशी अर्थात क्षयविरहित आहे त्याचे तसेच ज्ञाननिष्ठारूप शाश्वत नित्य धर्मामुळे प्राप्त होणारे एकत्व एकमात्र सर्वश्रेष्ठ आनंदाचा आश्रय सुद्धाच आहे अहम हे पदक या ठिकाणी अनुवृत्तीसाठी आहे अध्याय चौदावा समाप्त